वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्गबावन्नवा त्या महात्म्य वानराचे ते बोलणे ऐकून क्रोधाने बेभान झालेल्या रावणाने त्याचा वध करण्याची आज्ञा केली पण दूध होऊन संदेश सांगणाऱ्याचा वध करणाऱ्याच्या दुरात्म्या रावणाने दिलेल्या आज्ञेला भीषणाने संमती दिली नाही राक्षसराजा संतापलेला कार्य तसे उपस्थित झालेले हे लक्षात घेऊन कार्य नियम पाळणारा तो विभीषण काय करणे योग्य याचा विचार करू लागला मनात निश्चय करून मग तो वाकचतुर शत्रूला जिंकणाऱ्या पूज्य ज्येष्ठ बंधूला अत्यंत हिताचे वचन बोलला राक्षस राजा क्षमा कर राक्ष सोडून दे प्रसन्न होऊन मी काय म्हणतो ते ऐकून घे युक्तायुक्त श्रेष्ठ हलके जाणणारे मोठमोठे सज्जन राजे लो, राजे लोक दूताचा वध करीत नाहीत राजन या वानराचा वध करणे हे धर्माविरुद्ध आहे लोक रूढीलाही निंदे आणि वीरा तुला न शोभणारे धर्म रा, धर्म तू धर्म जाणणारा उपकार करणारा राजधर्म विषारच श्रेष्ठ कनिष्ठ आणि प्राणीमात्रांचे श्रेष्ठ हित जाणणारा तूच आहेस तुझ्यासारखे ज्ञातेसुद्धा जर रोषाने पाहू लागले तर शास्त्र वेतेपणा म्हणजे केवळ श्रमस म्हटले पाहिजे म्हणून शत्रुमार्दना दुर्जय राक्षस राजा प्रसन्न हो आणि युक्तायुक्त ठरवून दूताला द्यावीची शिक्षा घालून दे विभीषणाचे बोलणे ऐकून राक्षसेश्वर कोपांनी भरून जाऊन उत्तर देताना म्हणाला शत्रुहंत्या बिभीषणा पाप्यांचा वध करण्यात कसलेही पाप <coughs> <coughs> नाही म्हणून मी या पाप करणाऱ्या वानराला मारून टाकणार आहे अधर्माचे मूळ पुष्कर दोषांनी भरलेले अनार्यांना शोभणारे असे हे बोलणे ऐकून बुद्धिमंतात वरिष्ठ असलेला बिभीषण सर्वश्रेष्ठ सत्याला धरून असणारे वचन बोलला कृपा करा लंकेश्वर राक्षसराज धर्माने सत्य मानलेले वचन ऐका आचार धर्मात दूत हे वधायला पात्र नाहीत असे सर्वत्र सर्व लोकातील सज्जन सांगतात हा शत्रू अतिशय उर्मट आहे याने पराकष्ठेचे अप्रिय केले आहे यात संशय नाही तथापि सज्जनाने दूताची हत्या सांगितलेली नाही दूताला करावयाच्या पुष्कळ शिक्षा सांगितल्या त्याच्या अवयवात निविरुक्त आणावे फटके मारावेत त्याचे मुंडण करावे चिन्हे ठोकावेत याच दूताना शिक्षा सांगितल्या जातात दूताचं वश काही आमच्या ऐकण्यात नाही धर्मार्थाने ज्याची बुद्धी सुसंस्कृत झाली आहे आणि पारंपरिक अनुभवाने ज्याचे मत निश्चित झाले आहे अशा तुमच्यासारख्याने कोपाच्या स्वाधीन का राहावे सत्व असणारे पुरुष कोपाला वश होत नाहीत धर्मवाद असो लोकाचार असो किंवा शास्त्रज्ञानाचे ग्रहण असो याबाबतीत वीरा तुझ्या बरोबरीचा दुसरा कोणीही नसेल सर्व सुर असुरात तू श्रेष्ठ आहेस बरे या वानराला मारल्याने काही उपयोग होईल असेही मला दिसत नाही ज्याने या वानराला पाठवले त्यांना शिक्षा करावी हा बरा असो वाईट असो दुसऱ्याने याला पाठवलं आहे दुसऱ्याचा आश्रय तो दुसऱ्याच्या मनातले सांगणार म्हणून दूताचा वध करणे योग्य नाही दुसरे म्हणजे याला मारले तर राजन दुसरा आकाशातून जाणारा मला कोणी दिसत नाही म्हणून हे शत्रुनाशका याचा वध करण्याचा यत्न करू नये आपण इंद्रासह सर्व देवांच्या बाबतीत जागरूकता राखलेली बरी हा जर मारला गेला तर हे युद्धप्रिया त्या दोन उद्धट मानव राजपुत्रांना ज्यांना तुम्ही आपले विरोधी केले आहे त्यांना युद्धाकरता उद्युक्त करणारा दुसरा प्राणी मला कोणी दिसत नाही पराक्रम उत्साह आणि बुद्धिमत्ता असणाऱ्या सूर असुरांनासुद्धा अजिंक्य असे राक्षसांच्या मनाचा आनंद असणारे तुम्ही येत असलेले युद्ध नष्ट करायला लावणे योग्य नाही आपले युद्धे हिते हितेच्छू शूर स्थिरबुद्धीचे उत्तम गुण असलेल्या कुळात जन्मलेले बुद्धिमान शस्त्रधारात श्रेष्ठ आवेशाकरता नावाजलेले चांगले पाळले पुसलेले तेव्हा सैन्याचा एक भाग घेऊन काही जणांनी तुझ्या आज्ञेने यावेळी जावे शत्रूमध्ये तुझ्या प्रभावाचे छाप करता त्या दोन मूढ राजपुत्रांना त्याने पकडून ठेवून यावे धाकटाबो विभीषण याचा उत्तम बोलण्यातले तत्व देवलोकांचा शत्रु महाबलवान अशा राक्षस राजाने बुद्धीने ग्रहण केले सुंदरकांडाचा बावन्ना सर्ग समाप्त